श्रीमद भागवत महापुराण स्कंध पाचवा अध्याय तेरावा रूप अरण्याचे वर्णन आणि रहुगणाची संशय निवृत्ती जडभरत म्हणाला ज्याप्रमाणे पैशाच्या मागे लागलेला व्यापारांचा तांडा व्यापारासाठी देशोदेशी जाताना एखाद्या दुर्गम आरण्यात पोचावा त्याप्रमाणे मायेने संसारातून तरुण जाण्यास कठीण अशा प्रवृत्ती मार्गात ढकललेला हा जीवसमूह सुखरूप धनाच्या आशेने रज तम सत्व या गुणांनी निर्माण केलेली कर्मे स्वतःचे कर्तव्य समजून करीत संसाररूप अरण्यात जाऊन पोहोचतो तेथे त्याला जराही सुख मिळत नाही हे राजा त्या अरण्यात प्रपंचविषयक कुबुद्धी असणाऱ्या जीवसमूहाला हे इंद्रिय नावाचे सहा चोर बडेच लुबारतात म्हणजेच वापराव्याचे द्र स्वतः उपभोगासाठी वापरतात लांडग्यांनी मेंढरांना जीवाला आपापल्याकडे आप ओढत असतात पुष्कळवेली गवत झोडपे यामुळे जाण्यास कठीण अशा गुहेत पोतलेल्या माणसाला डास मधमाशा यांनी हैराण करावे त्याप्रमाणे कामना निरनिराळी कामे यांनी कठीण असलेल्या गृहस्थाश्रमात राहणाऱ्या माणसाला दुर्जन लोक सतावून सोडतात काही वेळा अरण्यात गेलेल्या माणसाला असंभाव्य नगराची आकृती दिसावी व ती त्याला खरी वाटावी तसे हे देहरूप नगर जीवाला सत्य वाटू लागते काही वेळा अरण्यात गेलेल्या माणसाला वेगाने धावणारे प्रकाशित पिशाच दिसावे व त्याने त्याच्या आकर्षणाने त्याच्या पाठोपाठ पळावे तसा संकर्षणामुळे त्याच्या मागे लागून ते मिळवण्यासाठी खूप खूप खटपट करतो अरण्यात पोचलेला माणूस राहण्यासाठी जागा पाणी द्रव्य इत्यादी मिळवण्यासाठी इकडे तिकडे भटकतो त्याचप्रमाणे संसाररूप अरण्यात आलेला जीव राहण्यासाठी घर अन्नपाणी द्रव्य इत्यादी मिळवण्यासाठी खूप धावाधाव करतो आणि ते मिळाल्यावर त्याच्याविषयी आपलेपणा बाळगून ते गेले असता खूप दुःखी होतो वावटळीमुळे उडालेली धूळ सगळीकडे भरल्यामुळे व डोळ्यातही गेल्यामुळे अरण्यात गेलेल्या जीवाला जसा दिशा कळत नाही त्याचप्रमाणे वावटळीप्रमाणे घरगर फिरणाऱ्या स्त्रीच्या प्रेमविलासादिकांनी ज्याची दृष्टी धुंद झालेली असते असा जीव कर्माचा साक्षी असणाऱ्या दिशारूप दे आणि मनसोक्त कुकर्मे करीत राहतो न दिसणाऱ्या घुंगुरट्यांच्या आवाजाने कानशूळ उठलेला अरण्यवासी घुबडांच्या घुतकाराने भयभीत होतो भुकेने व्याकुळ झाला की बिब्यासारख्या निषिद्ध झाडांच्या आश्रयाला जातो आणि तहान लागल्यावर मृगजळाकडे धाव घेतो त्याचप्रमाणे संसारण्यातील जीव पाठी मागे निंदा करना शब्द ने जसा व्यथित होतो तसा समोर अपशब्द बोलना वग बाणा घायल होत भूके ने व्याकूल कि धर्मभ्रष्ट लोक अन्नसेवन करते विषय मृगजा सारखे महित ही पानी नसना नदीत नदी पड़े मणसा हाथ पाय व पानी ही मिलत नहीं हा जीव इह नास्तिक मताचा स्वीकार करो हो नातगानक अन्न वस्त्राधिकवासी कभी वनव्या होरपलो किशाचरण पहन जीव घुखी हो प्राणी वनवासारख्या वणव्यासारख्या दुखदायक घर राहुल कभी शोकाग्नि ने होरपलो तर कधी राजाने प्राणाहून प्रिय धन कर इत्यादी ही रूपाने हिराबून घेतल्याने जीव गेला गेल्यासारखा कष्ट होतो अधिक बलवान असलेल्या कोणी कधी त्याचे धन हिसकावून घेतले तर हा दुःखी होऊन शोकाने आणि मोहाने निश्चित होऊन पडतो आणि कधी गंधर्व नगरीप्रमाणे असणाऱ्या मनासारख्या नातलगात जाऊन घटकावर सर्व दुःख विसरून आनंद मानू लागतो <coughs> <coughs> <coughs> काट्याकुट्यांनी पायाची चालणी झालेला अरण्यवासी जेव्हा पर्वतावर चढू इच्छितो तेव्हा उदास होतो त्याप्रमाणे संकटाने वेढलेला जीव मोठमोठी कामे करू इच्छतो तेव्हा निराश होतो कधी तो भुकेच्या आगीने संतप्त होऊन आपल्या नातलगांवरच चिडू लागतो कधी अजगराचा घास बनून वनात फेकून दिलेल्या मुडद्याप्रमाणे पडून राहतो <coughs> शुद्ध कधी विशारी तसे होऊन एखाद्या अंध्याऱ्या विहिरीत पडावे त्याप्रमाणे घोर दुःखमे अंधकारात शुद्ध बुद्ध हरपून पडून राहतो कधी परस्त्री परधनरूप मधाच्या शोधात तो फिरतो तेव्हा त्याचे मालकरूप मधमाशा त्याच्या नाकात दांडतात आणि याचा सर्व अभिमान नष्ट होतो अनेक संकटांचा सामना करून यदा कदाचित तो मध त्याला मिळाला तरी दुसरे लोक जबरदस्तीने त्याच्याकडून तो हिसकावून घेतात <coughs> व पुन्हा त्याच्याकडून इतरच तो हिसकावून घेतात <coughs> कधी थंडी ऊन वारा आणि पाऊस यापासून आपले संरक्षण करण्यास तो असमर्थ होतो कधी आपापसात आप थोडी देवघेव करतो तेव्हा पैशाच्या लोभाने दुसऱ्यांना फसवून त्याच्याशी वैर मांडतो कधी कधी त्या संसारवनात त्याचे धन नष्ट होते तेव्हा त्याच्याजवळ अंथरून पांघरून आसन घर आणि वाहन सुद्धा उतरत नाही उरत नाही तेव्हा तो दुसऱ्याकडे याचना करतो आणि मागूनही दुसऱ्याकडून इच्छित वस्तू मिळत नाही की दुसऱ्याच्या वस्तूंवर डोळा ठेवल्यामुळे तो त्यांच्याकडून अपमानित होतो अशा प्रकारे व्यावहारिक संबंधांच्यामुळे एकमेकांविषयी वैर्भाव वाढल्यामुळे तो जीवसमूह आपापसात विवाहादी संबंध घडवून आणतो आणि पुन्हा या मार्गात निरनिराळे कष्ट आणि धनक्षय होणे इत्यादी संकटे भोगता भोगता मृतवत होऊन जातो साथीदारांपैकी जे जे मृत्युमुखी पडतात त्यांना जिथल्या तिथे सोडून नवीन उत्पन्न झालेल्या साथीदारांना घेऊन तो जीवसमूह पुढे जातच राहतो वीरवरा वीर बरापकी को प्राणी आज पर्यत पर नहीं कि कोणी ही हा संकटमय मार्ग पार करून परमानंदमय योगाला शरण गोठमोठा दिग्गजा जिंकले धीर वर पुरुष सुधा पृथ्वी पर ही मी है अभिमान धरून आपापसत वैरपत् कर संग्राम भूमि लड़ून मरण पार कर पण वैरहीर परमसना जे भगवान विष्णूं से अविनाशी पद मिलते ते थे जेलीं को फांद प्रमाण स्त्री बाहूंता आश्रय घेन जीव आसक्त होलीं फ बसू कि करना पक्षांप्रमाणे स्त्री स्त्र कड़े पर बसून बोबड़े बोलना मुला ओढ़ लगते कि काही वेळा सिंहाच्या कळपाप्रमाणे असणाऱ्या जन्ममरणरूप कालचक्राला भिवून यापासून सुटका होण्यासाठी तो बगळे कावळे गिधाडे यांच्यासारख्या नास्तिक मतांचा स्वीकार करून त्याप्रमाणे वागू लागतो जेव्हा त्याच्याकडूनही काही फलप्राप्ती होत नाही तेव्हा तो हंसासारख्या ब्राह्मण कुळात जन्म करून प्रवेश करू इच्छितो परंतु त्याला त्यांचे आचरण कठीण असल्यामुळे आवडत नाही म्हणून वानरासारख्या आचार्य शून्य लोकांची मैत्री करून त्यांच्या जातीस्वभावानुसार दाम्पत्य सुखात मग्न होऊन विषयभोगाने इंद्रियांना तृप्त करीत राहतो आणि एकमेकांची तोंडे पाहण्यातच आपल्या आयुष्याचा कालाविधी विसरतो तेथे झाडांप्रमाणे तात्पुरते सुख देणाऱ्या घरात राहून पत्नीपुत्रांच्या प्रेमात गुरफटून विषय सुखे भोगता होऊन जातो अशा रीतीने या संसार बंधनातून बाहेर पडायला असमर्थ असलेला तो स्वतःच्या या चुकीमुळे पर्वताच्या कड्यावरून खाली दरीत कोसळावे तसा रोगादी दुखात सापडतो दरीत कोसळणारा मनुष्य दरीत असलेल्या हत्तीच्या भीतीने हाताला लागलेल्या एखाद्या वेलीला लोमकळत राहावा तसा हा जीव त्या वेलीसारख्या असणाऱ्या आपल्या पूर्वकर्माला पकडून तसाच राहू लागतो शत्रुदमना एखाद्या वेळी या ना त्या रीतीने या आपत्तीतून त्याची सुटका झाली तरी तो पुन्हा आपल्या गोतावळ्यातच येतो जो मनुष्य मायाच्या प्रेरणेने एक वेळ या प्रवृत्ती मार्गात येऊन पोहोचतो तो संसारचक्रात फिरत राहिल्याने शेवटपर्यंत त्याला आपल्या परमपुरुषार्थाचा पत्ता लागत नाही राहू गणा तू सुद्धा याच मार्गात भटकत आहेस म्हणून आता प्रजेला शिक्षा करणे सोडून सर्व प्राणांचा मित्र हो आणि विषयांबाबत अनासक्त होऊन भगवतसेवेने धारधार केलेल्या ज्ञानरूप खड्गाने हा संसार मार्ग पार कर राजा म्हणाला हो सर्व योनींमध्ये हा मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे इतर लोकांमध्ये प्राप्त होणाऱ्या देवादी उत्कृष्ट जन्मांचा सुद्धा काय लाभ तेथे भगवान ऋषिकेशांच्या पवित्र यशाने शुद्धांतकरण झालेल्या आपल्यासारख्या महात्म्यांचा अधिकाधिक सहवास लाभत नाही आपल्या चरणकमलांच्या धोळीचे सेवन केल्याने ज्यांचे से सर्व पाप ताप नष्ट झाले आहेत त्या महानुभावांना भगवंतांची विशुद्ध भक्ती प्राप्त व्हावी यात काही आश्चर्य नाही आपल्याशी दोन घटकात सहवास झाल्याने माझे सर्व कुतर्कमूलक अज्ञान नष्ट झाले आहे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्यांमध्ये जे वयोवृद्ध आहेत त्यांना नमस्कार असो जे कुमार आहेत त्यांना नमस्कार असो जे तरुण आहेत त्यांना नमस्कार असो जे लहान मुले आहेत त्यांनाही नमस्कार असो जे ब्रह्मज्ञानी ब्राह्मण अवधूत्वेषाने पृथ्वीवर भ्रमण करतात त्यांच्यापासून आमच्यासारख्या ऐश्वर्याने उन्मत्त झालेल्या राजांचे कल्याण हो श्री शुक श्री शुक म्हणतात उत्तरानंदना अशा प्रकारे त्या श्रेष्ठ प्रभावशाली ब्रह्मर्षी पुत्राने आपला अपमान करणाऱ्या सिंधू नरेश राहूगणाला सुद्धा अत्यंत करुणेने आत्मतत्वाचा उपदेश केला तेव्हा रहुगुणाने दीन होऊन त्यांच्या चरणांना वंदन केले नंतर पूर्ण भरलेल्या समुद्रामध्ये ज्याच्या अंतकरणातील इंद्रियांच्या लाटा शांत आहेत असा भरत तशाच स्थितीत पृथ्वीवर भ्रमण करू लागला सौवीरपती रहुगुणाला त्याच्याशी झालेल्या सत्संगामुळे परमात्मतत्वाचे ज्ञान होऊन त्याने अविद्येमुळे अंतःकरणात दृढ देह हाच आत्मा या बुद्धीचा त्याग केला राजा जे लोक भगवंतांच्या आश्रयाला असणाऱ्या अनन्य भक्तांना शरण जातात त्यांचा असाच प्रभाव असतो राजा परीक्षित म्हणाला महाभाग मुनुषश्रेष्ठ आपण मोठे विद्वान आहात आपण रूपकाच्या द्वारे अप्रत्यक्षपणे जीवाच्या ज्या संसार रूप मार्गाचे वर्णन केले आहे त्या विषयाची कल्पना विवेकी पुरुषांच्या बुद्धीने केली आहे अल्पबुद्धीच्या मनुष्याना याची सहजतेने कल्पना येऊ शकत नाही म्हणून हा दुर्बोध विषय रूपकाचे साध्या रूपकाचे साध्या शब्दात स्पष्टीकरण करून सांगावा इतिमद्भागवते महापुराणे पारमहंश्याम संहितायां पंचमस्कंधे त्रोदशोध्याय श्रीकृष्णापणमस्तू हरे नम